अत्यशतक रिसोर्च सेंटर सादर करीत आहे आजची जाती व्यवस्था आणि वर्गलढा वक्ते आहेत अशोक हांडोरे ते बोलणार आहे बुद्ध काळातील समाजव्यवस्था अशोक हांडोरे हे सम्राट अशोक आणि बुद्ध काळातील समाजव्यवस्थेचे अभ्यासक आहे या विषयावर त्यांनी तीन नाटकं लिहिलेली आहेत त्या नाटकातील एकतम बुद्धानं सासनं हे त्यांचे गाजलेले नाटक आहे पूर्व सहव शतक जर आप समझाए न वे का गाँवगाड़ा होता तथी राजकीय व्यवस्था सांस्कृतिक वातावरण नए होता जी न कशा पद्धति निर्माण होटुंब व्यवस्था नती कश्य हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडस अगोदर जायला हवं थोडासा आधीच्या काळाचा धंडोळा घेतल्याशिवाय तो काळ समजून घेतल्याशिवाय बुद्ध काळाची आपल्याला मांडणीही करता येणार नाही बाबासाहेब म्हणाले होते भारताचा प्राचीन इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून वैदिक आणि बौद्ध या दोघांमधला संघर्ष आहे किंवा वैदिक संस्कृती आणि बौद्ध संस्कृती या दोघांमधील संघर्ष म्हणजेच भारताचा प्राचीन इतिहास या पलीकडे भारताचा प्राचीन इतिहास नाही असं बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे मी त्यांना असं का म्हणावं असं वाटलं होतं आणि म्हणूनच या सगळ्याच गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्या काळची समाज समजून घ्यायची आहे म्हणून मी थोडासा आधी आपल्याला त्याच्या आधीच्या काळामध्ये घेऊन जातो तो काळ थोडा समजला म्हणजे अतिशय संचितपणे मांडणारे मला माहिती वेळ खूप कमी आहे वीस पंचवीस मिनिटे का अर्धा तासामध्ये इतकी मोठी मान्य करणे शक्य नाहीये तरीही संणार आहे जर आपल्या प्रश्न उत्तरातून आले त्याचे उत्तर मी देईल म्हणून अतिशय धावता आढावा त्या दृष्टीने मी घेणार आहे तर जर आपण दोन संस्कृती पाहिल्या एकीकडे वैदिक संस्कृती आणि एकीकडे बौद्ध संस्कृती किंवा वैदिक संस्कृती आणि श्रमण संस्कृती नेमका काय ह्या संस्कृतीमध्ये फरक होता आणि मग जर आपण अजून एक हजार वर्ष मागे गेलो आणि थोडासा सिंधू संस्कृतीचा जर काळ पाहिला तर आपल्याला असं आढळतं की दोन संस्कृती मधले महत्वाचे जे फरक होते ते त्यांची पूजा अर्चा करण्याच्या पद्धतीमध्ये होते काय होत वैदिक हे जे निसर्ग देवता होता म्हणजे ते आप असेल जल असेल वायू असेल त्यांचे पूजक होते तर अवैदिक जे लोक होते त्यांचा पशुपती हा देवता होता किंवा स्त्रीमाता किंवा लिंगपूजक ते होते असं म्हणता तिथे जे उत्खनित झालेल्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये सात देवता मिळालेल्या आहेत वड्यांच्या डहाळ्या मिळालेल्या आहेत विविध प्रकारचं म्हणजे मूर्तीपूजक विविध प्रकारच्या पूजा आणि तिथे सगळ्यात महत्वाचा जे मिळालेलं आहे त्या यज्ञ यागामध्ये गायी बैलांना बळी दिला जायचं आणि हा संस्कृती संघर्षेतून सुरू होत होता तर वैदिकांच्या जलदेवता म्हणजे नद्यांना धरणं बांधून पाणी अडवणं म्हणजे देवतेचा अपमान करणं किंवा जमिनीवरती नांगर चालवणं म्हणजे धरती मातेचा अशा एक वेगळ्या संकल्पनेत ह्या सगळ्या गोष्टी अडकलेल्या होते, आणि दोन वेगळे पुन्हा रंगभेदही तिथे होता, दोन्ही समुदायामध्ये आणि हा जो यांचा मोठा संघर्ष होता यांना वाटत ते प्रचंड लोक पाप करतात त्यांना वाटत हे प्रचंड पाप करतायत आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेस अवैदिकांनी वैदिकांवर हल्ले केलेले आहेत ते हल्ले केलेले आहेत त्यांच्या यज्ञयागावरती आणि हे यज्ञ यागावरती हल्ले करताना कृष्णांनीही तिथे हल्ले केले की आपल्याला जो कृष्ण मिळतो तो अभिर जमातेचा भटक्या जमातीतला मिळतो आणि त्यांनीही मग इंद्रा बरोबर युद्ध केलेल्या आपल्याला त्या काळामध्ये आढळतात तर वेदांमध्ये ज्या वृक्ष आलेल्या आहेत हे जे सिंधू संस्कृती वाशी होते यांच्यातले स्त्री आम्हाला मिळते याच्यातले मुलं आम्हाला मिळू दे त्यांची संपत्ती आम्हाला मिळवते त्यांचं धनधान्य आम्हाला मिळू दे आणि म्हणून केल्या गेलेल्या त्या वृक्ष खरं म्हणजे मृग्वेद जर आपण कुणीही अभ्यासला तर त्याच्यामध्ये केल्या गेलेल्या प्रार्थने व्यतिरिक्त दूसर को तत्व ना गोषी नहीं मग ज्या वेळेस आर्यांच्या टोळे इथे भारतामध्ये होता त्यांच्यात मुळातच स्त्रियांचं प्रमाण अत्यंत कमी होतं कदाचित त्यांनी ज्या ज्या प्रयास तिथपर्यंत आले होते स्त्रिया कमी कमी होत गेल्या असल्या येताना स्त्रिया कमीच होत्या आणि त्यामुळे त्यांच्याकडे स्त्रियांचं अत्यंत अल्प प्रमाण असल्यामुळे त्यांना अवैदिकांच्या स्त्रिया हव्या असायच्या आणि म्हणून ज्या वृक्ष आहेत त्याच्यामध्ये असे विनवणी केली गेलेल्या इंद्राला विविध देवतांना कि ह्या अवैदिकांच्या स्त्रियाही आम्हाला मिळू दे त्यांची मुलं आम्हाला मिळू दे त्यांचे धनधान्य आम्हाला मिळू दे गाय हा पशु अत्यंत उपयुक्त आहे दोन्हीकडच्या समूहांना समजलेलं होतं पण देवता वगैरे ही संकल्पना गायीच्या ठिकाणी त्यावेळी सास्पितात आलेली होती आणि हा मुळातला दोन समूहांमधला संघर्ष होता हे त्या समोर हल्ले करायचे त्या समोर हल्ले करायचे बरं हा जो हल्ला होता एक लक्षात घ्या की आजचा काळ जर त्याच्याशी जोडा वेगळा नाहीये केवळ हे जे युद्ध झालेले अवैदिक आणि वैदिकांमध्ये झालेले वैदिक वैदिकांमध्ये झालेले अवैधिक अवैदिकांमध्ये झालेले वैदिक अवैधिक एकत्र येऊन वैदिकांबरोबर झालेले आणि वैदिक अवैधिक एकत्र येऊन पुन्हा अवैदिकांबरोबर झालेले ज्या ज्या ठिकाणी आपले हितसंबंध गुंचलेले आहेत असे सगळे हितसंबंधी एकत्र येऊन एक दुसऱ्यांवरती त्या लढाई करीत असत मग ह्या युद्धाची परिमिती शेवटी झालं काय की शेवटी आर्याच्या टोळ्याने एक गोष्ट आपली की हा जो प्राथमिक अवस्थेमध्ये शेती केल्यानंतर हा जो वर्ग होता सिंधू संस्कृतीवासी ज्यांनी आपली नगर उभारलेली हो होती खरं म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये लेआउट काढून नगर उभारणारे हे फक्त हिंदू वासी आहे लेआउट काढून नगर उभारलेले जगातली कोणताही समूह निर्माण झालेला नाहीये की अतिशय पूर्ण शहराचा लेआउट काढायचा एका लाईनीमध्ये संपूर्ण शहर बांधायचे अशा पद्धतीची जी बांधणी ती तिथे आपल्याला पाहायला मिळते आणि मग आर्यांनी किंवा वैदिकांनी जो काही खंडा आपवलेला आहे तो म्हणजे शहरांना आगी लावणं त्यांचे धरणं फोडणं ह्या वाशियांचा जो व्यापार होता परदेश पर्यंतचा व्यापार होता नौका न येण्यातून हे व्यापार करत असत म्हणजे लोथेल जे आहे आजही आपण जे गुजरातमध्ये सापडलेले डॉक्यार आहे तिथून यांचे बोटीने परदेशात व्यापार होत असे यांनी व्यापाऱ्यांवरती हल्ले चढवले यांचे धरण फोडले त्यांचे शहर जाळले आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ह्या लोकांना विस्थापित होऊन तो भाग सोडावा लागलेला आहे जरा प्रश्न ते विस्थापित झाले नाहीत वैदिकही विस्थापित झालेले आहेत एकमेकांना एकत्र येत होत्या एकमेकांविरुद्ध लढत होत्या आणि नंतर मग नवीन समाज निर्मितीला सुरुवात झालेली आहे मला मुद्दा मेन हाच सांगायचा होता की पुढची समाज निर्मिती कशी झालेली आहे आणि ही जर समाज निर्मिती जर आपल्याला कळायचा असेल तर हा आपल्याला आधीचा भाग थोडसा आपल्याला समजायला हवा आणि मग जे गाव स्थापन झालेली आहे जे शहर स्थापन झालेली आहे दोन्ही समूहातील विस्थापित माणसं एकत्र येऊन छोटे छोट्या गावं स्थापित याच्यात घडलेला आहे की दोन्ही समूहातले जे पूर्त वर्ग होता, हा पूर्वीत वर्ग एकत्र आलेला आहे आणि मग इतका हा प्रचंड मोठा बहुसंख्य वर्ग होता मग ह्या वर्गाचा आपण उपयोग करायचा काय मग यांच्या श्रमांचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे आपल्याकडे प्रचंड मोठी श्रमशक्ती आपल्याला मिळालेली आहे आणि मग ज्या ज्या वेळेस गावं बसवल्या गेलेली आहेत गावं बसवली त्या त्यावेळेस हे जे विस्थापित झालेले होते यांच्या श्रमशक्तीचा उपयोग कसा करून घेता येईल यांच्याकडून आपल्याला शेती करून घेता त्यांच्याकडून एक नोकरदारक दास म्हणून यांचा उपयोग करून घेता येईल अशा पद्धतीचा विस्थापित जी माणसं होती जो वर्ग होता त्या वर्गाचा उपयोग त्या त्या, त्या राज्यामधील राज्य म्हणण्यापेक्षा त्या त्या, त्या, त्या गावांमध्ये आपल्याला उपयोग करून घेण्यात आला आणि वेगळ्या पद्धतीच्या श्रेण्या निर्माण होऊ लागल्या आपण जर कुटुंब पद्धती पाहिली म्हणजे आपण बुद्धाच्या शंभर वर्ष आधी गेलो इसवी सन पूर्व सातवं शतक जर पाहिलं याज्ञकात काळ का कपिल जंदाचा काळ जर पाहिलं तर आपल्याला एक असं दिसून येईल तर आजची आदर्शवादी कुटुंब अस्तित्वात आली नव्हती म्हणजे श्वेतकेतू हा जो ऋषी होता तो घरी असताना त्यांच्या घरी एक पाहुणा येतो आणि सरळ त्यांच्या वडिलांना त्यांच्या आईची मागणी करतो आणि आईला तो मुलाचा समोरून घेऊन जातो आणि मग मुलगा वडिलांना प्रश्न विचारतो की तुम्ही अशी कसे काय आईला परवानगी देऊ शकता एक परका पुरुष घरात येतो आणि आईलाही घेऊन जाऊ शकतो संघ करण्यासाठी आणि आपण असं काय परमिशन देऊ शकता तेव्हा वडील सांगतात काही आपली परंपरा चालत आलेली आहे आपल्याकडे येणाऱ्या अतिथीचा आपण मानस सन्मान राखला पाहिजे आणि मुळातच स्त्रिया अत्यंत कमी असल्यामुळे या गोष्टी त्यावेळेस घडत होत्या आणि म्हणून जाऊ दिलां मग की इथून नंतर एका पुरुषाची पत्नी किंवा आपल्या पत्नी दुसऱ्याला दिली जाऊ नये आणि म्हणून कुटुंब पद्धती आणण्यासाठी श्वेत की पुढे प्रयत्न केलेला आहे म्हणजे हवी तशी कुटुंब पद्धतीही अस्तित्वात आलेली नाही कारण की स्त्रियांची मुळातच मग ज्यावेळेस हा विस्थापित झालेला खूप वर्ग आहे आणि तरी ही यज्ञ ह्या चालू होत्या त्यावेळेस एक नवीन प्रथा अजून अस्तित्वात आली यज्ञ प्रसंगी ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना दान दिलं म्हणजे जशी एखादी गाय दान दिल्या जाते एखादी वस्तू दान दिले जाते त्या पद्धतीने यज्ञांमध्ये अनेक स्त्रियांना पुरोहितांसाठी दान दिल्या जायच्या आणि स्त्रीच्या अवहेलनीला तिथून सुरुवात झाली येतयागामध्ये एक वस्तू म्हणून स्त्री ही दान दिली जाऊ लागली खरं म्हणजे वैदिकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे ह्या ज्या अवैदिकांच्या स्त्रिया त्यांना मिळाल्या त्यांच्याकडे त्यांनी कधी स्त्री म्हणून पाहिलंच नाहीये त्यांना आपलं पण म्हणून पाहिलं नाही त्यांनी शूद्र म्हणूनच स्त्रीकडे नेहमी संबोधित केलेलं आहे आणि नंतर त्या कालखंडामध्ये नगर रक्षणा सगळ्या गोष्टी होत गेलेल्या आहेत आणि मग आपण पाहतो वेगवेगळ्या पद्धतीचे डिसिसून पूर्व सावू घेतलं बुद्ध काळामध्ये बाबासाहेबांनी प्रथम धम्मामध्ये म्हटले आहे की ज्यावेळी सहावं शतक होतं त्यावेळेस सोळा जनपद अस्तित्वात आलेली होती आणि बारा गणराज्य अस्तित्वात आले आता जनपद म्हणजे काय गणराज्य म्हणजे काय गणराज्य म्हणजे फुलांचा समूह एका कुलातील व्यक्ती एका कुटुंबातील माणसं किंवा एकाच कुलातील उपकुल असे सगळे एकत्र येऊन जी पद्धती बनत होती जे राज्य बनत होते त्याला गणराज्य म्हणायचं साहजिकच ह्या गणराज्यामध्ये जेही निर्णय घेतले जात होते ते त्यांचे गणपरिषद असत ते एकत्र बसत आणि सामूहिकरित्या तो निर्णय घेत असत आणि ह्या गणराज्यामधीलच एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला काही वर्षासाठी एक पद दिलं जायचं सेनापतीचं पद गणप्रमुखाचं पद दिलं जायचं म्हणजे अगदी सिद्धार्थाचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळेस शुद्ध हा जो होता अशाक्य गणराजाचा त्यावेळेचा प्रमुख होता या पलीकडे फारसं त्याला स्थान नाही खरं म्हणजे त्या फार वेगळ्या पद्धतीने सांगितलं खूप मोठा राजा वगैरे असा काही प्रकार नाहीये कारण स्वतः शुद्ध जाण्याच्या शेतामध्ये हजारो नांगार चालत होत्या असा इतिहासामध्ये नोंदी आहे शब्द हा अतिशय आपण सोडला तर शेकडो नांगार चालत असले की त्यांच्याकडे जमीन होती असा प्रश्न तोही नाहीये ह्या दोन पद्धतीच्या व्यवस्था तिथे अस्तित्वात आल्या होत्या एकीकडे गणराज्य होती जो कुलांचा संघ होता आणि दुसरीकडे जे होते ते म्हणजे जनपद होते आता जनपद ही जी व्यवस्था अस्तित्वात आली होती ती ही सिंधू संस्कृती चालत आलेली होती त्या जनपदांचा जो प्रमुख असे तो राजा असे राजा राज्यपत्तीतने आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची रचना पुढच्या काळामध्ये घडत गेलेली मी फार डिटेल जाणार नाही आपण राज्य व्यवस्थेवर बोलणार नाहीत म्हणून वगैरे म्हणजे तिथं आमत्या आलेला आहे प्रधान आलेला आहे फार नंतरच्या काळामध्ये वेगवेगळी खाती निर्माण झालेली आहे जसं काळ पुढे गेलेला आहे आणि मग ही जी वेगवेगळ्या पद्धतीची गणराज्य होती ही जी वेगवेगळ्या पद्धतीचे जनपद होती आणि मग हे कोणतंही राज्य चालवण्यासाठी कोणतंही जनपद चालवण्यासाठी देशाची किंवा त्या राज्याची काहीतरी घटना असावी लागते आणि मग त्या घटना ज्या लिहिल्या गेल्या त्या घटनांनाच आपण धर्मसूत्र म्हणून आणि उल्लेख केला जातो धर्मसूत्रांचा आणि स्मृती ग्रंथांचा स्मृती ग्रंथ काय धर्मसूत्र काय आहेत हे दुसरं तिसरं काही नसून त्या काळातला तयार केलेल्या घटना आहे ते ते राज्य चालवण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग वेग राज्यात वेगवेगळ्या वृष्टींना तयार केलेल्या घटना आहेत अत्यंत विषम समाज व्यवस्थेची रचना केलेल्या त्या घटना आहेत म्हणजे माणसाला धुमणार एका क्षत्रिय ज्यावेळेस एका ब्राह्मणाला शिवी देतो त्यावेळेस त्याला शंभर कहा दंड होतो एक वैश्य ब्राह्मणाला शिबी देतो त्यावेळेस त्याला अडीचशे कहा पण दंड होतो ज्यावेळेस एक शुद्र त्या ब्राह्मणाला शिबी गाळ करतो त्यावेळेस त्याला देहदंडाची शिक्षा सांगितलेली आहे आणि सगळ्यात गंमत म्हणजे शुद्र हा शब्द आमच्या बहुजनांना समजलेला नाहीये शुद्र म्हणजे त्यातला ताळी जे जो कोणी आहे तार लोहार कुंभार साळी माळी सगळे बहुजन वर्ग हा बहुजन वर्गाने जर ब्राह्मणांना शिवाय दिली तर त्याला देहदंडाची शिक्षा आणि ज्याला अस्पृश्य समाजला गे गेलेला जो वर्ग होता हा तो तुमच्या वर्णामध्ये ना घेतलेलाच नाही जी वर्ण व्यवस्था जी आहे चातुर्वर्ण व्यवस्था या व्यवस्थेमध्ये अस्पृश्य वर्गाचा तर समावेशच केला नाही हे वर्ण व्यवस्था बाहेर ठेवलेला हा एक वर्ग आहे आता प्रश्न पुन्हा निर्माण होतो हा वर्ण व्यवस्था कशा कशा निर्माण होत गेला खरं म्हणजे ऋग्वेदाचा मी उल्लेख केला ह्या ऋगवेदामध्ये केवळ प्रार्थना केलेल्या वृक्ष आहे आम्हाला धनधान्य मिळू दे सुखसमृद्धी मिळू दे किंवा हा घोड आम्ही इथं शिजवत ठेवलेला आहे हे देवतो न याचा माणसाचा वास सुटलेला आहे वास तुम्ही प्राशन करण्यासाठी या सो बनवतो ह्या सोम पिण्यासाठी या अशा पद्धतीच्या सगळ्या वृक्ष आहे परंतु त्याच्या दहाव्या मंडळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख करून ठेवलेला आहे तो नंतर घुसडवलेला तो प्रकार आहे की त्याचा आणि याचा म्हणजे काही काढी अर्थाने संबंध आहे खर तुम्ही आम्ही फक्त ऐकून पण आम्ही वाच नाही फार जण वाचत नाही वेदाच्या नावाखाली आम्ही इतक्या दाबल्या जातो साम वेद अथर्व नाही तो त्रास घेत नाही समजून घ्यायचा कदाचित कालबाई आहे परंतु आपली एकंदरी संस्कृती समजून घ्यायची असेल त्याची समाज रचना समजून घ्यायची असेल नका संपूर्ण वाचू किमान काही गोष्टी तरी आपण हे केल्या पाहिजे काय असतं ह्या वेदांमध्ये काय सांगितलं नाही मग तत्व एकाही वेदांमध्ये सांगितलं आहे नंतर सर्वांनी मान्यच केलेलं आहे अथर्व वेदामध्ये वेदा तर प्रचंड कर्मकांड काळी जादू टोना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत सामवेदामध्ये तर फक्त ज्या आपण गाऊ शकतोय अशा वृक्षांचा संग्रह झालेला आहे तर यजुर्वेदामध्ये अगदी आपल्या माणसांना सुद्धा कसं बळी द्यावं या पद्धतीचे वर्णनही ते वेदांमध्ये आलेले आहे म्हणजे कोणत्याही तत्वज्ञानाचा हा वेदांमध्येही मागमूस नाही कुठेही वेदांमध्ये त्याची मांडणी झालेली नाही आणि नंतर ज्याही काही मांडण्या झालेल्या धर्मसूत्र आलेल्या काही काळ स्वर इसवी सोन पूर्ण दहाव्या शतक इसवीस पूर्ण दहाव्या शतकापर्यंत आपण घेऊन येतो आणि ह्या सगळ्या काळांमध्येही ज्या जे काही काही काही काही काही धर्मसूत्र लिहिले गेलेले आहेत आता मी प्रत्येक धर्मसूत्र खरं म्हणजे सगळे पुरावे आहेत पण एवढे डिटेल्स बोलणार मान्यवर उपस्थित झालेले आहेत फार डिटेल्स जात नाहीत सगळ्यांमध्ये अतिशय विषम समाज व्यवस्थेचं रोपण इथे केलेलं गेलेलं आहे आणि मग जर आपण ह्या गोष्टीकडे वळूया आता त्या काळातला हा जो बहुजन वर्ग होता मग तो सुतार असेल लोहार असेल सांभार असेल चर्मकार असेल काय होतं यांची आर्थिक परिस्थिती आपल्याला कुणाला कल्पना अभ्यासक आहे त्यामुळे त्यांना असेल पण ज्यांचे अभ्यासक नसेल त्यांना मात्र कल्पना नसेल की त्या काळामध्ये या श्रेण्यांची नेमकी काय परिस्थिती होती मित्र हो। या काळातील हे लोक अत्यंत श्रीमंत व्यापारी होते प्रत्येक त्यांच्या श्रेण्या ठरलेल्या होत्या त्यांच्या श्रेण्या प्रमुख असायच्या आणि त्यांचे गावही त्या पद्धतीचे बसलेली होती कुंभकाराचे वेगळं गाव आहे उतर कामवाल्याचे गाव आहे विणकरांचे वेगळं गाव आहे विणकारांचा उल्लेख निघाला म्हणून सांगतो काशी काशी हे जे आहे ते काशाय वस्त्रासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेलं जगप्रसिद्ध शहर होतं काशी जिथे काशाय वस्त्र निर्माण व्हायचं म्हणून त्याला काशी नाम प्राप्त झालेला आहे हा सगळ्यात जण बहुजन वर्ग अत्यंत श्रीमंत वर्ग होता त्या काळात शेतकऱ्यांचे वेगळे गाव बसवल्या गेले होते म्हणजे शेतकऱ्यांचे गाव सुद्धा मौऱ्याच्या काळामध्ये खूप गे वसवल्या गेलेल्या आहेत बरे हे तेव्हा वसवले जाणार होते मुबलक पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला लोखंड मिळणार होतं भारतात मुळात लोखंड चाललेले इशे सन पूर्व आसपास पण त्याचा वापर सातशे आठशे काळापासून आणि सहाव्या सातव्या शतकामध्ये त्याचा वापर जास्त प्रमाणात सुरू झाला आणि मौर्यांच्या काळामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात वापर केलेला आहे की जंगलाच्या जंगलात छाटून नंतर गावं वसवल्या गेलेली आहे आणि मग आपल्याला त्या काळामध्ये असा याला बघायला मिळतं की हा जो संपूर्ण बहुजन वर्ग आहे यांच्या श्रेया निर्माण झालेल्या आहेत त्यांना प्रतिष्ठा आहे सहत् एक प्रतिष्ठा है प्रतिष्ठा आहत्वी मुद्दा लिपि जी है चित्रलिपी आज आम वो आज आम मधे इतक चित्रलिपी का वर कर संगा एक हास्य मुद्रा टाकन देते एक फिर अभी मुद्रा टाकतो एक फिर अभी मुद्रा टाकतो आज आम चिन्ह ने बोला लगेल है चिन्ह लिपि शिंतु का आणि तीच हिंदू काळाच्या लिपीच नंतर तिची प्रोसेस मध्ये तिची वाढ होत गेलेली आहे आणि त्यानंतर जी अशोकाच्या काळामध्ये ज्या काही लिपी अस्तित्वात आलेल्या आहेत त्या शिंदू लिपी पासून चाललेला काळ आला आहे ती लिपी त्या काळामध्ये वृद्ध झालेली आहे आणि हा जो बहुजन वर्ग होता ह्या सगळ्यांना लिहिता वाचता येत होता यावरती लिहिण्याचे बंधनं पडलेले नाहीत पारण्याचा खूप प्रयत्न झालेला आहे पण ते त्यांना शक्य झालेलं नाहीये अर्थात ज्या ज्या राज्यांमध्ये जिथे जिथे वैदिकांचं प्राबल्य होतं त्याँ त्याँ ले ले त्या ठिकाणी त्यांना शक्य झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणून वैदिकांचे प्राबल्य निघून गेलेले त्या त्या ठिकाणी त्यांना शक्य झालेलं नाही आणि मग त्या काळातले महत्वाचे राज्य कोणते होती काशी होत कोसल होत मगत होत मृत्यू होते संपूर्ण राज्यावरती राज्यकर्ते कोण होते ते अवैधिक होत म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये कोसल मध्ये प्रसंजित असेल तो अवैधिक होता किंवा इसवीस मध्येच काशीचे जे राजे होते दहा गोनशे राजे होते त्यांनी येऊन मगदाचा ताबा घेतलेला आहे मगधा वो राज्य प्रस्थापित के पांचवा राजा होता तो बिंबीसार जो बुद्धा समकालीन होता ने बुद्ध धर्म आश्रय घसंजित दरी शाखे हे स्वतंत्र संगराज्य होतं गणराज्य होतं पण तरी सुद्धा नंतर ते यांचं मांडलिक झालेलं आहे कुणाचं खोसलचा प्रसिंधीचं मांडलिक राज्य झालेलं आहे म्हणजे जे वेदांमध्ये नंतर ज्या रचना केलेल्या आहेत ज्या देशाचा खूप तीव्र निषेध केलेला आहे त्याला किकट देश म्हणत किकट देशातला माणूस हा यज्ञामध्ये पळी द्यावा कोण होता किकट देश हा किकट देश म्हणजे मग आणि मग राज्य कोणाचं होतं हे शिशोना घराण्याचं राज्य होतं की ज्यांनी ही वेद संकल्पना नाकारलेल्या होत्या ज्यांनी ब्राह्मणांनी ज्या ज्या काही वैदिकांनी आपल्या स्मृती ग्रंथ लिहिलेले होते जे जे त्यांना काही तिथे राबवायचे त्या राबवण्यासाठी ज्यांचा अडथळा येत होता ते हे प्रमुख राज्य होतं आणि पुढे झाले काय या मगदाने संपूर्ण राज्य काबीज केलेले आहेत आणि मगध हेच नंतर जम्बूद्वीप ठरलेलं आहे म्हणजे अशोकाच्या काळातलं जे आहे आजचा भारत जो भारत त्या भारतापेक्षा इथे मोठा काळ आहे म्हणजे आजचा जो अफगाणिस्तान पाकिस्तान पासून तर इथे दक्षिणेपर्यंत हा संपूर्ण काळ अशोकाच्या ताब्यामध्ये होता इतकं प्रचंड मोठं राज्य अशोकाच्या काळामध्ये होतं आणि मग म्हणून आपण त्या काळातला त्यावेळेस समाज व्यवस्थेचा ज्यावेळेस आपण रचना बघतो समाजाची रचना बघतो त्यावेळेस आपल्याला असं आढळतं की थोड्या फार प्रमाणात त्याही काळामध्ये अस्पृश्यता अस्तित्वात आलेली आहे पण हे अस्पृश्य म्हणजे नेमकं कोण यासाठी आपल्याला दोन ग्रंथ खूप महत्वाचे ठरतात ते म्हणजे कौटल्याचं अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये खूप गोष्टी आपल्याला माहिती पडतात बाबासाहेबांनी केलेलं संशोधन एकंदरीतच तो समूह वैदिकांशी जंगलाच्या आश्रयाने सातत्यानं लढत राहिला त्याला आपण आज आदिवासी म्हणतो की जे समाज व्यवस्थेमध्ये खूप उशिरा आलेल्या आहेत हा जो उशिरा येणारा समूह होता ज्याच्यावर वैदिकांचा विश्वास फारसा नव्हता काही कधी त्रास देऊ शकतील अशा जनसमूहावर काही प्रमाणात अस्पृश्यतेचा शिक्का बसलेला आहे अस्पृश्याची थोडीशी फार नाही पण थोड्याफार प्रमाणात आहे म्हणजे वैदिकांनी ज्यावेळेस आपल्या स्वतःची सोय केली त्यावेळेस त्यांनी अनुलोम आणि प्रतिलोम अशा दोन प्रकारचे विवाह पद्धती शोधून काढलेल्या आहेत अनुलोम प्रति लग्न विवाह म्हणजे काय तर ब्राह्मण या वर्गाला चारही वर्णातील स्त्रियांशी लग्न करण्याची मुभा आहे क्षत्रियाला त्याच्या खालच्या दोन वर्गाची आहे वैशाला शुद्राची पण शूद्राला मात्र कोणत्याही वर्णातील स्त्री बरोबर वर्णा लग्न करण्याचा अधिकार नाही आणि जर शुद्राने चुकून जर ब्राह्मण स्त्रीशी जर लग्न केलं तर त्यांच्यापासून जी संतती निर्माण होईल ती संतती चांडाळ म्हणून अस्पृश्य म्हणून गणल्या जाईल म्हणजे शूत्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांच्या झालेली संतती म्हणजे चांडाळ हे चांडाळ म्हणजेच अस्पृश्य त्या काळातले चांडाळ ही एक समुदाय सुद्धा आहे एक आदिवासी समूह आहे चालत आलेल्या चांडाळ नावाचा परंतु यांच्यामधून झालेल्या मुलाला सुद्धा त्यांनी चांडाळ वर्णामध्ये टाकलेला आहे आणि त्या मुलाला कोणत्याही पद्धतीच्या हिस््यामध्ये कोणतीही वाटणी दिलेली नाही मग अशा पद्धतीची कृत्रिमपणे ही अस्पृश्यता त्यांनी आणण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे म्हणजेच एकंदरीतच आपल्याला त्या काळाचं एक असं चित्र आपल्या समोर येतं निर्माणियांपर चाल जान अपना स्वतः विकास के बंधन टाकण शक्य नहीं मग अह साके भाषे मधे बोला तो अह साणुंकेत वैदिक चारशे वर्ष डूर धरन बसले होते संधि शोध स्मृति ग्रंथ लिखले जे काही आम्ही ब्राह्मणी ग्रंथ लिहिलेले आहेत आणि ब्राह्मण हे वर्णाश्रम व्यवस्थेच्या आधी वरतीच राहायला हवेत तर कोणत्याही परिस्थिती त्यांचं अवमूल्यन होता कामाने खाली ते खाली येताच कामा नये आणि त्यासाठी आम्हाला ज्या पद्धतीची समाज व्यवस्था इथे अस्तित्वात आणायची आहे ते कधी शक्य आहे एक तर त्या राजाचा राजास हा ब्राह्मण असेल किंवा ब्राह्मणाच्या आश्रयाने चाललेलं ते राज्य असेल जे ब्राह्मण सांगेल त्याप्रमाणे राज्याने राज्य करावं किंवा ब्राह्मणाने स्वतः ते राज्य करावं अशी संधी त्यांना जे मिळाली आहे ते इसवी सोन पूर्ण एकशे सत्याऐंशी किंवा एकशे पंच्याऐंशी म्हणूया वर्ष मागे पुढे होतात परंतु अशोकाचा जो खापर आहे गृहद्रथ खरं म्हणजे त्याची खूप उलटी मान्य केलेली आहे तो दुबळी होता तो अतिशय खूप विलासी होता किंवा परकीय आक्रमण खूप भारतावर येत होते आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी पुष्पमित्र शृंगाने प्रतिक्रांती केली अतिशय उलटी मांडणी केली असूच ती अशी वेगळी होती की ब्राह्मणी राज्याचा जर पुन्हा जर इथे प्रतिष्ठापना करायची असेल तर इथलं राज्य हे मुळापासूनच उरून टाकलं पाहिजे आणि म्हणूनच अशोकाने जे चौऱ्याऐंशी हजार विहार बांधलेत अर्थात हा आकडाही अतिशय योक्त असू शकतो परंतु काही हजारो स्तूत अशोकडे जे बांधलेले होते तेच जर उध्वस्त करायचे असेल बौद्ध संस्कृती जर इथून उध्वस्त करायची असेल तिथला ज्या राज्यांनी जो इथं बौद्ध धर्माला जो राज्याश्रय दिलेला आहे तो आपल्याला मुळापासून उखडून टाकायला हवा आणि म्हणून पुष्यमित्र शृंगाने काय केलं तर एक मारेकरी घालून ज्यावेळेस सूत्रसंचलन चालू होतं सैन्य संचलन वर्षातून एकदा होत असेल ते पाहण्यासाठी जेव्हा बृहदत्त राजा इथे मैदानावरती गेला तर मारेकरी घालून पाठीमागच्या बाजूने त्याच्यावर हल्ला केला आणि बृहदत्ताना ठार मारलं आणि स्वतःला पुष्यमित्राने राजा म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर मात्र भृगू कडून मनुस्मृती नावाचा अत्यंत म्हणजे ह्या ग्रंथाबद्दल मला वाटतं मला बोलण्याची गरज असणार नुसतं नाव ऐकलं तरी आपल्या सर्वांना माहिती आहे ग्रंथ लिहिला गेला आणि त्या ग्रंथाची तलवारीच्या जोरावर अतिशय अंमलबजावणी केल्या गेली तीच अंमलबजावणी नंतर गुप्तांच्या काळामध्ये पण केल्या गेलेल्या आहे गुप्ताच्या काळामध्ये बरस जे राज्य आहे ते ब्राह्मणांच्या शासनाने चालत होत कारण की हवी तशी शासन पद्धती आपल्या हातात आल्याशिवाय हे करणं आपल्याला शक्य नाही म्हणून त्यांना ती त्या ठिकाणी प्रतिक्रांती करावी लागलेली आहे आणि मग आपण अशोकाच्या काळाशी मी मला वाटतं मी खूप संदर्भहीन थोडस मागे पुढे झालोय परंतु तरी मी सुद्धा त्याचं जोडून घेतोय अशोकाच्या काळातली ज्यावेळेस आपण समाज व्यवस्था बघूया जे स्मृती ग्रंथांमध्ये लिहून आलं होतं जे धर्मग्रंथांमध्ये लिहिलं गेलं होतं आणि जे काही प्रमाणात छोट्या छोट्या राज्यामध्ये असत आलं होतं परंतु ज्या वेळेस मगदाच्या आधिपत्याखाली सगळे राज्य आले त्यावेळेस त्यांना ते करणं शक्य होतं तरीही ज्या काही गोष्टी चालत होत्या पूर्व जसा एक मेळाव्या तिथे जायचे त्या मेळाव्याचं नाव माझ्या आता लक्षात येईना की ज्या मेळाव्यामध्ये अत्यंत कर्मकांड असं केलं जायचं त्या कर्मकांड कांडावरती अशोकाने आणि कायद्यानेच बंदी घातलेली आहे आणि केवळ त्या मेळ्यावरच नाही तर वैदिकी कर्मकांडावरही अशोकाने कायद्याने बंदी घातलेली आहे कोणत्या कर्मकांडावरती की ज्या यज्ञांमध्ये हजारो गाई बैलांचे बळी दिल्या जायचे हजारो पशु पक्षी मारल्या जायचे त्या यज्ञांवरती अशोकाने कायद्याने बंदी घातली इव्हन त्याच्या राजगृहामध्ये सुद्धा जे काही पशु मारल्या जायचे त्याच्यावरही बंदी घालून ते कमी केलेले पूर्ण बंद झाल्याने पण त्याच्यावर ते कमी कमी करत आलेले आहे मग आम्ही मी आजच्या काळाकडे बघतो त्या काळामध्ये आजचे मला आमचे आदर्श कलबुर्गे तिथे दिसत आहेत आमचे पानसरे मला दिसत आहेत काय होत आहे तर त्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला हवी तशी राज्य पद्धती जर आणायची असेल आपल्याला विरोधच होऊ द्यायचा नसेल तर आपले विरोध कोण आहेत सगळ्यात महत्वाचा राजा, राजा ते राज्यातच निपात करा आणि मग याला विरोध करणारे आणि म्हणूनच बौद्धिक संपवण्यासाठी जो कोणी बौद्ध भिक्खूच मुंडक कापून आणेल त्याला का शंभर कहापण द्रव्य बक्षीस म्हणून दिला जाईल आणि त्यानंतर मग हजारो भिक्षुकांचं हत्याकांड केलं गेलेलं आहे आणि त्यानंतर ह्या भिक्खूंनी आपल्याला देश सोडून परदेशात पलायन केलेला आहे म्हणजे परदेशात जर विचार केला तर एकशे चोपन्न कोटी बौद्ध लोक आज जगामध्ये आहेत म्हणजे प्रथम पाहिले तर ख्रिश्चन आहेत मुस्लिम बौद्धांचा नंबर लागतो आणि मग कोणताही राजा कोणत्याही तलवारीच्या जो जोरावर तिकडे धम्मप्रचारासाठी गेलेलेच नाहीये हे जे धम्मप्रचारक परदेशात गेलेले तीन काळामध्ये गेलेले आहेत एक तर सम्राट अशोक आणि स्वतः पाठवलेले आहेत पुष्यमित्रा शुंगाच्या केलेली त्यांनी जी ब्रहर छापत्या त्यानंतर गेलेले आहेत आणि त्यानंतर ते अगदी तेराव्या शतकामध्ये सुद्धा त्यावेळेस नालंदा विद्यापीठ जाळे बखत्यार खेलजीनं जेव्हा नालंद विद्यापीठ जाळलं नालंद विद्यापीठाची जी इमारत होती सात मजली होती लायब्ररी होती जे सहा महिने त्याच्यामध्ये आग झुजबूत होते आणि लाख ग्रंथ तिथे जाळले गेलेले आहेत आणि त्यावेळेसही असंख्य भिक्खंच्या कत्तली गेलेले गेले त्यावेळेसही बौद्ध भिक्खं इथून पलायन केलेलं आहे आणि जगामध्ये हा संपूर्ण हे केलेला आहे म्हणजे आजचे जेही आम्ही संत महंत जे म्हणतो जे आमची बाराव्या तेराव्या शतकापासून आमची जी सुरुवात झालेली आहे त्यांच्यावरतीही बुद्ध वचनांचा किंवा बुद्ध संस्कृतीचा प्रभाव त्यांच्यावरती आहे जी आमची नंतर संत परंपरा सुरू झालेली आहे त्या अगदी त्याच्या काळापर्यंतच तेराव्या शतकापर्यंतच बौद्ध भिक्खू होते नालंदा विद्यापीठ होते नंतर ती हत्या झालेली आहे तर बौद्ध कालखंड जर आपण पाहिला तर त्या कालखंडामध्ये तातुर्वर्ण व्यवस्थेची मांडणी केल्या गेली होती चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात आणायची होतीनियांड तयार झालेली आहे ती उतरंड म्हणजे आज ज्या काही मान्य होतात चांगली वाईट परंतु राज्य चालवण्यासाठी म्हणून अशी ती निर्मिती केली गेली नव्हती ती निर्माण झालेली होती त्याच्या था। निर्माण झालेल्या स्त्रेण्या होत्या कुणी निर्माण केलेल्या नव्हत्या सुतार झाले चर्माकार झाले गवंडी झाले शेतकरी झाले आता शेतकरी निर्माण केले गेले होते किंवा शेतकऱ्यांवरती राजा संपूर्ण जंगल तोडायचा वस्त्या वसवायचा आणि एक चतांश कर हा शेतकऱ्यांकडून वसूल केला जायचा तर चांगलं पीक आल्याने एक षष्टवांश कर असायचा आणि अतिशय ओसाट जमीनदार दिले गेले ते एक अष्टवांश कर असायचा थोडक्यात जमीन ही राजाची असायची पण कसणारे हा शेतकरी हा आपला असायचा त्यांच्याकडे ते कसल्या जायचं आणि हा जो शेतकरी वर्ग म्हणजे आजचा आज म्हणून आमचा महाराष्ट्रातला काय कुणाचा त्याच्याशी नातो जोडायचा असं त्यांनी नातो जोडाव्ह्या शेतकऱ्याशी हा जो शेतकरी वर्ग आहे तो निर्माण केला गेलेला होता कारण की त्या काळातून आलेला प्रचंड शक्ती स्तर्मशक्ती होती त्याला उपयोग आणला जातो आणि ज्यावेळेस बुद्धी हा सगळ्या कर्मकांडाविरुद्ध आंदोलन केलं तो दोन मिनिटात मुद्दा बांधतो आणि मी संपवतो बुद्ध निर्माण का झाले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बुद्ध का निर्माण झाले त्या काळखंडात काही कर्मकांड सांगितलं गेलं होतं ते, गे ते धर्मग्रंथाच्या साहित्याने असेल स्मृती ग्रंथाच्या साह्याने असेल किंवा वेदांच्या साह्याने असेल प्रत्येक गोष्टीचा उत्तर म्हणजे यज्ञ करणं असं सांगितलं गेलेलं होतं कोणताही प्रॉब्लेम झाला त्याचाच उत्तर म्हणजे यज्ञ करणं आणि त्यामुळे माणसं अत्यंत अस्वस्थ झालेली होती खरा म्हणजे सातवा आठवा किंवा ब्राह्मणी ग्रंथाचा काळ म्हणतो त्या काळामध्ये खरं म्हणजे ब्राह्मणांमध्ये पण संघर्ष चालू होता क्षत्रिय मोठे की ब्राह्मण मोठे एकाकडे तलवार एकाकडे येत करण्याची परंपरा मोठा कोण दोघांमध्ये ज्यावेळेस ब्राह्मणांनी स्वतःला क्षत्रियापेक्षा मोठं समजलं त्यावेळेस उपनिषेदांद्वारे सातव्या शतकांमध्ये त्यांनी ब्रह्म आत्मा आणला तर ब्रह्म आत्म्याने यज्ञावरती मात करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांचं मिलन झालेलंच आहे ते सावयशतक उद्भवलं त्यावेळेसांच्या एकंदरीत समस्येवरती उत्तर ते सांगितलं गेलं आणि मग वेगवेगळे प्रश्न पडू लागले माणूस मेल्यानंतर होतो कोण आत्मानावाची गोष्ट आहे काय प्रिय पृथ्वीभोवती हो फिरतो की चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तो कोणत्या दिशेने फिरतो माणसाचा मेल्यानंतर होता काय त्याचा जन्म होतो कसा काय आणि काय मग हे संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे अजिबिकी हे जास्त महत्वाचे होते जा की ज्यांनी कर्मकांडांना अतिशय त्यांनी विरोध केलेला होता जाता जाता एक सांगून जातो चंद्रगुप्त मौर्य आणि कौटिल्याचा नेहमी उल्लेख केला जातो पण मित्रांनी चंद्रगुप्त मौर्याचं घराणं हे पुरोगामी विचाराचं घराणं होतं तेही नागवंश होते चंद्रगुप्त मौर्य शेवटच्या काळामध्ये आपला जो देय ठेवलेला आहे बेळेगाव ठिकाणी उपवास करून ठेवलेला आहे त्यांचा मुलगा जो बिंदुसार म्हणजे अशोकाचे वडील त्यांनी अजिबिकी संप्रदाय स्वीकारलेला आहे अजिबिकी संप्रदाय हा वैदिकांना विरोध करणारा होता अशोकाची पहिलीच पत्नी चंपा नगरीची जी होती देवी ही बौद्ध धम्मी होती अशोकाने कलिंगा बौद्ध धम्म स्वीकारलेलं आहे हे पूर्ण घराणं वेगळ्या पद्धतीचं होतं आणि ह्या घराण्यांनी कधीही म्हणजे चंद्रगुप्ताचं किंवा बिंदुसाराचे पण अशोकाचे आहेत ज्यावेळेस अशा पद्धतीचं वातावरण केलं गेलेलं होतं त्यावेळेस मात्र बुद्धांना संपुरायाच्या पूर्ण बंड करावं लागलेलं होतं आणि मग हा धम्म स्थापन करावा लागत होता मित्रांना मी एक जाता जाता सांगतोय गौतम बुद्धांना धर्माचा संस्थापक म्हटला जातो बौद्ध हा धर्म नाही गौतम बुद्ध हे संस्थापक नाहीत बुद्ध हा एक धम्म आहे हा जीवन जगण्याचा मार्ग आहे बुद्धाने जीवन जगण्याचा मार्ग सांगितलं का तुम्ही कसं जगाव आणि आपली उन्नती कशी करावी काय बुद्धाने पाहिलं होतं की जीवनामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहेत दुःख दूर करता येऊ शकतात आणि मग ते कोणत्या मार्गाने दुःख दूर करता येतात यांच संपूर्ण तत्वज्ञान बुद्धाने मांडलेलं आहे कोणतेही कर्मकांड सांगितले नाही की माझी पूजा कारण हे करा म्हणून सांगितलं नाही आणि जगाने त्या काळाचे स्वीकारल्या का माणूज्या वेगवेगळ्या अवस्थेमधून जवळ होत होता एक जगाची अवस्था होती आणि त्या जगाच्या अवस्थेला बुद्ध मिळालेलं उत्तर होतं आणि म्हणून बुद्धाने ज्यावेळेस बुद्ध धम्माचा स्वीकार केला सगळ्या राजांनीही म्हणजे बुद्धाने धम्म शोधून काढला सगळ्या राजांनीही तो स्वीकारला आणि एका पद्धतीचे वेगळी जीवनशैली मिळाली आणि हे वैदिक कर्मकांड त्या काळामध्ये मागे पडलं आणि एक वेगळा त्या काळामध्ये निर्माण झाला एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो मला इथे संधी मिळाली सगळे मान्यवर आले त्यांचाही मी वेळ घेतला मला माहित आहे खूप मोठा विषय माझ्याकडून विषय सुटत होते तर त्यामुळे मी अतिशय म्हणजे खूप त्रोटक त्रोटक मानलेला म्हणजे प्रत्येक गोष्टीचं खूप मोठं विश्लेषण नाही मला इथं संधी दिली कोंदा मॅडमने आणि शांतपणे आपण सगळ्यांनीच मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद